स्कंध पाचवा अध्याय अठरावा महिषासुराचा वध महिषाने पुढे कथा सांगण्यास सुरुवात केली त्या मंदोदरीची एक पाटची बहीण सुस्वरूप होती तिने स्वयंवराच्या मंडपात आपल्या पतीची निवड करून बलमान सुलक्षणी राजाशी विवाह केला त्यावेळी तेथे एका धूर्थाकडे मंदोदरीचे लक्ष गेले ती कामातूर झाली षठावरच तिचे मन जडल्याने ती पित्याला म्हणाली तात या मद्र राजाला पाहून मला विवाहाची माझा विवाह करावर बोलावून घेतले त्याचा विवाह दिला बरोबर भरपूर नजरा दिला तो मदर देशाचा चारुदेष्ण राजाही सुंदर पत्नीमुळे आनंदित झाला तो राजा मंदोदरी बरोबर पुष्कळ दिवस पर्यंत रममाण झाला एकदा आपल्या दासाच्या पत्नीशी राजा रममाण झाल्याचे मंदोदरीच्या दासीने तिला सांगितले ते पाहिले तेव्हा मंदोदरी स्क्रोध आला पण स्वतःला सावरून खरडपट्टी काढली परंतु पुन्हा एकदा तेच दृश्य मंदोदरीच्या दृष्टीस पडल्याने तिला अत्यंत खेद झाला ती म्हणाली हा राजा षठ असल्याचे स्वयंवराच्या वेळी मला समजले नाही अरे राजाने मला फसवले पण आता या निर्लज्ज निर्दय षठ पतीवर मी रागाव कशाला आता अशा पतीवर माझे प्रेम कसे राहणार माझ्या जीवितचा धिक्कार असो आता पती संभोगाच्या सुखाचा मी त्याग करणार आहे जे करू नये ते केल्यामुळे मला दुखावस्था प्राप्त झाली आहे मला आत्महत्येचे पातकही करता येत नाही पितृगृही सुद्धा सुख लाभणार नाही तेथे मैत्रिणीचा उपहास सहन करावा लागेल तेव्हा स्वसुखाचा त्याग करून वैराग्यावस्थेत वास्तव्य केले पाहिजे स्वसुखाचा त्याग करून ती पतीगृहीच राहिली तेव्हा हे कल्याणी तू ही माझ्यासारख्या उत्तम भूपतीचा त्याग करून पुढे एखाद्या मूड आणि मंद पुरुषाचा आश्रय करशील माझे न ऐकशील तर तुला पुढे दुःख प्राप्त होईल यात संशय नाही देवी म्हणाली हे मूर्खा तू त्वरीत पाताला जा अगर युद्ध कर मी तुझा दानवांसह वध करूनच निघून जाईन साधूंच्या रक्षणा करता मी देहधारण करीत असते अरूप आणि जन्मरहित असलेली मी केवळ देव रक्षणा करता साकार होऊन येते देवांनी तुझ्या वधासाठी माझी प्रार्थना केली आहे मी तुझा वधच करीन तेव्हा तू राक्षसांच्या वस्तीस्थानात म्हणजे पातालाच जा अन्यथा मी युद्धात तुझा वध करीन देवीचे भाषण ऐकूनही महेश युद्धेच्छेने उभा राहिला धनुष्य कानापर्यंत खेचून शिलेवर घासलेले बाण त्याने त्वरेने देवीवर सोडले पण देवीने शिलीमुख बाणांच्या योगाने ते तोडून टाकले त्या दोघांमधील ते अद्भुत युद्ध पाहून देवांनाही जयापजयाची शाश्वती वाटली नाही ते भयभीत झाले इतक्यात दुर्धर नावाच्या दैत्याने देवीवर शिलीमुख आणि विषदग्ध असे बाण सोडले तेव्हा क्रुद्ध होऊन देवीने दुर्धरावर तीक्ष्ण बाणाने प्रहार केला तो धिप्पाड राक्षस पर्वताच्या शिखराप्रमाणे गतप्राण होऊन जमिनीवर कोसळला ते पाहून शस्त्रनिपुण असा त्रिनेत्र राक्षस तेथे आला त्याने देवीवर बारा बाण सोडले पण ते भिडण्यापूर्वीच देवीने तोडले त्रिशुला प्रहार करून जगदंबिकेने ते लोखंडी गेने मस्त केला परंतु सिंहाने त्याला ठार मारून त्याचे मांसही खाऊन टाकले अशा प्रकारे शूर दानवांचे वध झाले पाहून महिषाने विस्मय होऊन तीक्ष्ण बाण सिंहावर सोडले परंतु देवीने ते शिली शिलीमुख बाणाने तोडून टाकले आणि गदेने अत्यंत जोराचा प्रहार केला तेव्हा महिश मूर्चित झाला थोड्याच वेळात तो क्रुद्ध होऊन पुन्हा देवीवर धावून गेला सिंहावर त्याने गदा प्रहार केला पण उलट सिंहाने आपल्या नखाग्राने त्याला वितीर्ण केले तेव्हा मानव त्याग करून त्या महिशाने सिंह रूप धारण केले नखाग्रांनी त्याने देवीच्या सिंहाला ताडण करण्याचा प्रयत्न केला देवीने क्रुद्ध होऊन भुजंगुल्य बाणाने त्याचा वेध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिंह रूप टाकून महिशाने मदोन मत्त हत्तीचे रूप धारण केले आणि सोंडेने एक महाभयंकर पर्वत शिखर उपटून त्याने देवीवर फेकले परंतु देवीने आपल्या बाणवृष्टीने त्याचे तिळाप्रमाणे तुकडे केले आणि ती हसू लागली इकडे देवीच्या सिंहानेही गजरूपी महिशाच्या मस्तकावर उडी मारून नखाने तो त्याचे महाबलाढ्य महेशाने गजरूप टाकून मनुष्यूप धारण केले तेव्हा देवीने त्याच्या मस्तकावर खडगाने प्रहार केला तोही प्रतिप्रहार करू लागला तेव्हा त्यांचे ला। भयंकर युद्ध झाले अखेर महिशरूप धारण करून तो दैत्यराज आपल्या शृंगानी देवीला ताडण करू लागला तो भयंकर दैत्य आपल्या शेफ्टीने देवीला जोर जोराने प्रहार करू लागला आणि अत्यानंदाने फेकू लागला तो बलोत्तम दैत्य हे देवी तू आता रणात मजसमोर उभी राहा रूप आणि यवन संपन्न असलेला तुझा आज मी नाश करतो तू मूर्खपणाने आणि मदमत्त होऊन माझ्याशी युद्ध करीत आहेस तू बलाचा मिथ्याभिमान वाहत आहेस देवानी व्यर्थस्तुती केल्याने तू मोहित झाली आहेस तुझा वध केल्यावर मी जे षठ स्त्रीला पुढे करून माझ्या नाशाची इच्छा करतात त्या ही करीन। देवांचा हे मूर्खा गर्व न करता रणात उभा रहा। हे निचा मी मिष्ट माधवी सेवन करून आजच तुझा महिष युद्धात तोडून टाकते आणि देव मुनीना निष्काळजी करते असे म्हणून देवीने सुरेचे सुवर्णपात्र घेऊन वारंवार पान केले ते मिष्ट द्राक्षास सेवन केल्यावर देवांनाही आनंद झाला देवीने हातात शूल घेऊन ती महिषावर चालून गेली तेव्हा त्या कपटपटूने वेगवेगळी रूपे धारण करून देवीला प्रहार केले मधुपानामुळे क्रुद्ध झालेली ती आरक्त नेत्रांनी विभूषित झाली त्या देवीने संतप्त होऊन पापी महिषाच्या वक्षावर प्रहार केला त्यामुळे महेश एका मुहूर्तपर्यंत पडला परंतु पुन्हा उठून तो लाथा मारू लागला आणि हसू लागला देवाना करणारी गर्जना त्याने केली तेव्हा सहस्र उत्तम चक्र धारण करून ती देवी म्हणाली हे मदांधा तुझा कंठ चिरणारे हे चक्र तू पहा आणि त्वरित यमलोकी चालता हो असे म्हणून तिने चक्र महेशावर सोडले त्यामुळे त्या दानवाचे मस्तक धडावेगळे झाले गिरी कंदरातून जसे निर्मळ पाण्याचे ओहळ वाहतात त्याप्रमाणे महिषाच्या कंठनलातून उष्ण रक्त वाहू लागले आणि त्याचे धड भ्रम करत देवानी अत्यानंदाने जयघोष केला पडणाऱ्या दानवांचे सिंहाने भक्षण करून टाकले हे राजा क्रूर महिशासून मृत्यू पावल्यावर उरलेले दानव भयभीत होऊन पाताला निघून गेले दैत्यांचा निपात झाल्यामुळे देव मुनी मानव आणि इतर सज्जन यांना अपरिमित आनंद झाला नंतर भगवती देवीने रणभूमी सोडली आणि तो शुभ प्रदेशावर उभी राहिली तेव्हा सुखदायक देवीचे स्तवन करण्यासाठी देवही सत्वर येथे आले अध्याय अठरावा समाप्त